म्हणूनच जोपर्यंत निरपेक्षा हरिवासरा शुद्ध, शुद्ध एकादशी चे नाव हरिवासर आहे विध एकादशीचा त्याग केला पाहिजे महाद्वादशी उपस्थित उपस्थित झाल्यावर एकादशी सोडून द्वादशी पालन करावे पूर्वतिनी ब्रह्मचर्य हरिवासराच्या दिवशी निरंभू निर्जल उपवास आणि रात्री जागरणासोबत निरंतर भजन आणि उपवासाच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचर्य आणि उपयुक्त वेळी पारणे करणे उपवास सोडणे हेच हरिवासराचा सन्मान करणे होय महाप्रसादाचा त्याग केल्याशिवाय निरंभू पाणी पिल्याशिवाय उपवास होत नाही सामर्थ्यहीन अथवा शक्तीहीन अवस्थेत प्रतिनिधी किंवा अनुकल्पाची व्यवस्था आहे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 अश्व हो तुलसी धात्री सुरवित्या शपय मघम वैद्य भक्तीचे अधिकारी या संसारात राहून जीवनयात्रा निर्वाहा करिता उपयोगी पिंपळ आदी सावलीदार वृक्ष आवळा आदी फळयुक्त वृक्ष तुळ तुळस आदी भजनीय वृक्ष गाय आदी उपकारक पशु ब्राह्मण अर्थात धर्मशिक्षक शिक्षक समाज रक्षक तसेज भक्त वैष्णव या सर्वे पूजन आन करिता तसे प्रणाम करिता बाध्य है कार्याद्वारे जगह रक्षण करावे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 बाबाजी संक्षेपात जीवन निर्वाह करी भगवत भजन करावयास हवे विराट व्यापार आरंभ केल्याने त्यांच्या प्रती अशी काही आसक्ती होते की भजनात मन लागत नाही विजय नाना प्रकारच्या ग्रंथाचे पठन पाठन आणि व्याख्यावाद यांचा परित्याग करणे याचे तात्पर्य काय आहे बाबाजी शास्त्र समुद्राच्या समान आहेत ज्या विषयाची शिकवण घ्या घ्यायला हवी त्या विषयाच्या ग्रंथाचे विवेचनपूर्वक अध्यन करणे उत्तम असते अनेक थोडे थोडे वाचल्याने कुठल्याच विषयाचे पूर्ण ज्ञान होत नाही विशेषत भक्तीशास्त्रास जर मन लावून सावधानतेने अध्ययन केले नाही तर संबंध सम्मन्द तत्वसंबंधी बुद्धीचा उदय होत नाही लक्षात ठेवावे की ग्रंथांचा सरळ अर्थच घ्यावा अर्थवाद केल्याने विपरीत सिद्धांत होऊन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 करू नये समस्त देवता श्रीकृष्णाचे सेवक म्हणून एकमात्र कृष्णाचे निरंतर स्मरण करावे जीवाचे अंतकरण अंतकरण जोपर्यंत निर्गुण होत नाही तोपर्यंत तेथे अन्यन्य भक्ती उदित होत नाही ज्यांचे चित्त अंतकरण सत्व रज आणि तम या त्रिगुणांनी आच्छादित आहे ते आपापल्यात प्रबळ असणाऱ्या गुणांनुसार देवतांची पूजा करतात त्यांच्या अधिकारानुसारच त्यांची तशी निष्ठा असते म्हणूनच त्या लोकांच्या उपास्य देवतांसंबंधी कोणत्याही प्रकारे अनादराचा भाव प्रकट करू नये त्या लोकांच्या उपास्य देवतेंच्या कृपेने क्रम उन्नती होता होता त्या उपासकाचे चित्त कधीतरी निश्चित निर्गुण होईल <coughs> विजय प्राणी मात्र उद्वेग देऊ नये यासंबंधी सांगा बाबाजी जे मात्राचा प्रती दयाभाव ठेवतात त्यांना कुठल्याही प्रकारे तण मन वाच वचनाने उद्वेग देत नाहीत त्यांच्या प्रती श्रीकृष्ण शीघ्र संतुष्ट होतात दया वैष्णवांचा प्रधान धर्म आहे विजय सेवा अपरा सेवा अपराध आणि नामापराध वर्जन कसे होईल बाबाजी अर्चन संबंधी सेवा अपराधाचे आणि साधारणत भक्तीच्या संबंधी नामापराधाचे विशेष सावधानतेने वर्जन करावे पालखीवर बसून किंवा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 वैष्णवचिन्ह धारण करण्यापासून कृष्णा प्रिय वस्तू समर्पण पर्यंतची ती संघे अर्चन मार्गाच्या अंतर्भूत आहेत गळ्यात त्रिकंठी तुळशीची माळा आणि शरीरावर द्वादश तिलक धारण करण्याचे नाव वैष्णवचिन्ह धारण करणे आहे साधक वैष्णवांनी चिन्हास अवश्य धारण करावे हरे कृष्ण आदि नाम अथवा पंचतत्वांची नावे आदी चंदनाद्वारे आपल्या श्रेष्ठ अंगावर धारण करण्याचे नाव हरिनामाक्षर धारण करणे आहे गंध वासो अलंकार उत्ष भागवताच्या या श्लोकात निर्माल्य धारणाची विधी दिसली दिलेली आहे कृष्णासमोर नृत्य दंडवत प्रणाम अभ्युद्यथान अर्थात श्रीविग्रहांचे आगमन होताच पाहून उठून उभे राहणे अजा श्रीमूर्तिगोमाग धर्जी प्रदक्षि पूजा कर अंगा पृथक वेगरी व्याख्या करीक्षिष्क्रिया तथा प्रकिर्ण कछत्रवादित्रादि रूपास रूपासना अर्थात राजाप्रमाणे श्रीकृष्णाची सेवा करण्यास परिचर्या म्हणतात ही परिचर्या दोन प्रकारची असते